वासिष्ठ महारामाची माया या प्रमाणे अचिंत्य विषम आणि महाभयंकर पण तिला आश्रय तो परमात्माच आहे त्या गादी ब्राह्मणाला चार घटका झालेला स्वप्न भ्रम कोणीकडे आणि त्याने अनेक वर्षे भोगलेली ते चांडारता कोणीकडे त्या स्थितीतील असत्यत्व आणि असे आणि तिचा अखेरचा सत्य परिणाम भ्रमात्मक स्थिती कोणीकडे आणि त्याला प्रत्यक्ष दिसलेली चांडल स्थितीकडे म्हणून म्हणतो की हे राघवा ही, ही मायामुठी कठीण असून ज्याचे चित्त बेसहज असते त्याला ती संकटात ढकाल्याशिवाय राहत नाही त्यावर श्री रामाने विचारले ब्रम्हन आपण म्हणतात अशी स्थिती आहे यात मुळीच शंका नाही परंतु यावर मी असे विचारतो की सर्वांगाचा छेद करणाऱ्या आणि वेगाने भ्रमण करणाऱ्या या मायाचक्राची गती कुठेतरी कशी होणार श्री वशिष्ठ म्हणाले राघवा स्वत भ्रमण करणाऱ्या आणि इतरांना भ्रमात पाडणाऱ्या या संसार संसाररूपी मायाचक्राचा चित्त हा मध्यवर्ती तुंबा असून मनुष्याने दीर्घ प्रयत्नाने आणि बुद्धी सर्वस्व खर्च करून त्या तुंब्याची गती बंद पाड़ी, म्हणजे या मायाचक्राची गती आपोआपच बंद पडते लहान मुले क्रीडा म्हणून एक खेळ करत असतात त्यात त्या, त्या धातूच्या चाकाला एक मोठा दोरा बांधून त्याला चांगला पीळ दिलेला असतो आणि त्यामुळे चाक गरगर फिरत राहते परंतु तो जोराच घट्ट दाबून झाला म्हणजे ते ताकाच्या गतीचा ता निरोध होतो यास न्यायाने मनोरुपी मध्यबिंदू चा केला की त्यामुळे हे मायाचक्र आपोआप फिरायचे थांबते शिवाय हे निष्पा रामा तू तर चक्र युद्धात चांगलाच प्रविणेस तेव्हा तुला माया चक्राच्या गती संबंधाने अधिक सांगण्याचे कारणच उरत नाही जोपर्यंत माया चक्राचे थांबवले गेले नाही तोपर्यंत त्याची गती कोणतीच होणे शक्य नाही ही गोष्ट तुला माहिती आहे यु, अवलंब न केल्यास अनंत दुःखे प्राप्त होतात उलट या युक्तीचा अवलंब केला असता सर्व दुःखाचा अंत झाल्याशिवाय राहत नाही राघवा हा संसार रूपी महारोग चित्ताक्रमण रूपी परम कठोर औषधा वाचून अन्य कोणत्याही उपायाने नाहीसा होणे शक्य नाही यासाठी तीर्थ दान तपक्रिया वगैरे साधनांचा त्याग करून आपल्या परम कल्याणा चित्ताला वश करून घे कारण घटात आकाश असते त्याप्रमाणे चित्तामध्ये संसार असतो अर्थात घट फुटताच घटाकाश नष्ट होते त्याप्रमाणे चित्तनाश होताच संसारही नष्ट होतो गटा माशी बंधाचा त्याग करून ब्रह्माकाशामध्ये विहार करू राज आता चित्तनाश कसा करावा या संबंधाचा उपाय सांगतो तो ऐक भूत आणि भविष्य या, या विषयांचा त्याग करावा आणि वर्तमान विषया संबंधाने अनासक्ती ठेवत जावी म्हणजे चित्त हळूहळू सावध राहून अनुसंधान करत नाहीसालास तर परम पावन अशा अचित्ततेच्या स्थिती परत तू जाऊन पोहचलासच असे समज कारण जोपर्यंत वर्षा ऋतूत आकाशामध्ये मेघ दाट असतात तोपर्यंत पर्जन्याचा तो तो पर संभव असतो त्याप्रमाणे चित्तामध्ये संकल्प विकल्पांचे जाळे पसरलेले असते तोवरच चित्ताची गडबड चालते आणि जोपर्यंत चितात्म रूप सचित्त आहे तोपर्यंत चित्ता मधील संकल्प सुद्धा कायमच राहणार परंतु चित्ताचे चिदात्म्यापासून विवेकाने पृथककरण करून त्या चिदात्म्याचे निरंतर अनुसंधान करत गेले म्हणजे मूळ जे अज्ञान त्याच्यासह काम कर्म वासनादी अखिल संसार बीजे दग्ध होतात कारण चित्तरहित झालेला चिदात्मा हाच प्रत्येकात्मा असे ज्ञाते पुरुष म्हणतात हा चिदात्मा एकदा मनरहित झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा संकल्परूपी मल उत्पन्न होत नाही चित्तरहित चेतन स्वरूप हीच परमार्थ सत्यस्थिती हीच निरती अवस्था हीच परमात्म स्थिती हीच सर्व हो। ज्या अवस्थेमध्ये दुष्टमन शिल्लक राहते ती अवस्था खात्री देमार्थ सत्य नव्हे कारण स्मशान म्हटले की तेथे कावळे हटकून असायचे त्याप्रमाणे ज्या ठिकाणी मन आहे त्या ठिकाणी दुष्ट आशा आणि सुखदुःखे ही ठेवलेलीच असायची आता या ठिकाणी तुझ्या मनात कदाचित अशी शंका उत्पन्न होईल की ज्याना आत्मसाक्षात्कार झालेला आहे अशा पुरुषांच्या ठिकाणी मन असतेच मग त्यांना तरी सुखदुःखाची बाधा ना होत नाही परंतु तुझी ही शंका योग्य नाही ज्यांना परमात्मा ज्ञान झालेले आहे अशा विद्वान पुरुषांच्या ठिकाणीही मन असते परंतु त्यांच्या मनातील वासनाभीष वस्तू तत्वाबोधाने बाधित झालेले असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये संसारूपी वेळ उत्पन्न होत नाही आता ही स्थिती उत्पन कशी उत्पन्न होते असे विचारशील तर त्याचे उत्तर हेच की शास्त्र सज्जनांची संगती आणि सतत अभ्यास यांच्याशी योगाने जगातील सर्व भावांचे अवस्तुत्व अथवा मिथ्यात्व अनुभव असते यासाठी प्रत्येकाने मी या जन्मामध्ये आत्मज्ञान संपादन केल्याशिवाय राहणार नाही असा दृढ निश्चय करावा आणि पौरुष प्रयत्नांच्या योगाने चित्ताला अविवेकापासून परावृत्त करून त्याला प्रयासपूर्वक शास्त्र आणि सत्संग यांच्याकडे प्रवृत्त करावे ज्याप्रमाणे एखादे रत्न खोल पाण्यात पडले असले तरी ते स्वयंप्रकाशी असल्यामुळे स्वतःच्या प्रकाशामुळेच प्राप्त होते त्याप्रमाणे परमात्मा दर्शन होण्याला आत्मा हाच मुख्यतः कारण आहे ज्या अर्थी जगामध्ये अनुभवास येणार हे दृश्य ज्यात दुःखरूप आहे असे जाणून विवेकाच्या योग्य आत्मा त्याचा त्याग करण्याची इच्छा करतो त्या अर्थी आत्मा हाच आत्मविज्ञान प्राप्त करून घेण्याचे मुख्य साधन आहे आशा ज्ञात्या पुरुषांचा सिद्धांत आहे तेव्हा हे रागवा भाषण करणे हाताने देणे घेणे डोळ्याच्या पापण्यांची उघड झाप करणे वगैरे क्रिया सतत करत करत असतानाही ज्याच्या ठिकाणी सर्वत्हेनोव्यापार अस्तंगत होतात अशा अनंत चिद्रूप आत्म्याशी तू तादात्म्य करून घे जन्माला येणे मरणे जीवंत राहने शरीराने क्रिया इत्यादि चैतन्य रूप आत्मस्थिति स्थिर रहा अभ्यास करता हाजे या वसना सर्वथा त्यानिष्ठ राहुल हृदया मध्य संवित पारायण हो वर्तमान काची काळची यवराज्यादी स्थिती यांच्यामध्ये भावना धारण करून आणि आत्म्याचे निरंतर अनुसंधान करत जाऊन तू समाधी स्थितीमध्ये तत्पर राहत जा सारंश बाल्या दशा सुखे आणि दुखे, तसेच जागृताती अवस्था त्यांच्यामध्ये निरंतर आत्मानुसंधानपर राहा बाह्य विषयरूपी मला निर, निरसन करत जाऊन मनाला आत्मरूपामध्ये आसंगत करून टाका आणि सर्व तोडून पर हो स्वसंविदर शुभाशुभ रूपे संकल्पामधील आशारूपी महामारीचा उपद्रव नष्ट कर आणि नंतर इष्टानिष्ट दृष्टीला अजिबात फाटा देऊन आपल्या संविध रूपाचे तत्परतेने अनुसंधान करता कर्म करण अर्थात इंद्रिय इत्यादीला स्पर्श होऊ न देता सर्व त्रिपुटीमय कल्पना ही आत्मस्वरूपाची निर्विकल्प आणि निरालंब बनून केवळ स्वात्मपरायण हो रामा तू जागा असताना आपल्या पुढे दिसणारे विषय मिथ्या आहेत अशी भावना करत जाऊन गाढ निद्रेतील स्थितीप्रमाणे निर्विकल्प हो तसेच सर्व चराचर मीच आहे असे चिंतन करत राहून केवळ सत्तिक रूप हो तुझ्या ठिकाणी जागृत स्वप्न रूपी नाना दशा सुषुप्त रूपी विविध दशा अथवा सृष्टी प्रलयादी दशा भासमान होत असल्या तरी आत्मस्वरूपाच्या दृष्टीने यापैकी कोणत्याही दशा सत्य नाहीत अशी दृढ भावना करत जाऊन सर्व बुद्धिवृत्तींचा प्रकाश करणाऱ्या चिदात्म्याशी तू तद्रुप होऊन राहा हा माझा आणि हा दुसऱ्याचा त्याकर आणि जगत स्थितीमध्ये आश्रय करून स्थिर हो सारम श्राघवा तू आपल्या उदार आणि धैर्यशाली बुद्धीच्या योगाने आशारूपी मानसपाश समोर तोडून टाकून धर्माधर्म रहित हो कारण ज्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होऊन तो दिव्यानंद सर्वत्र अनुभवता येऊ लागला अशा मनुष्याला मग हलाहल विषय सुद्धा अमृत रूप भासते मनुष्याला जेव्हा आपल्या निर्मल आणि निरंश आत्मस्वरूपाचे विस्मरण होते तेव्हाच संसारभ्रमाला कारणीभूत होणारा अज्ञानरूपी महामोह त्याच्या ठिकाणी उदित होत असतो परंतु याच्या उलट आशारूपी महासमुद्राचे उल्लंघन करून तुला निर्मल आणि निरंश अशा ब्रह्माची प्राप्ती झाली म्हणजे हे रामा तुशी संमित सूर्यकिरणाप्रमाणे सर्वत्र पसरल्याशिवाय राहणार नाही रामा आत्म्याच्या अद्वितीय आनंदामध्ये स्थित असलेल्या आणि सर्वत्र आत्मभाव हो अनुभवणाऱ्या पुरुषाला गोड रसायन सुद्धा विषासारखे त्याज्य वाटते अरे ज्याने आमच्या प्रमाणे आत्म्याची स्वभाव स्थिती प्राप्त करून घेतली आहे अर्थात जीवनमुक्त स्थिती प्राप्त करून घेऊन आपल्या नरजन्माचे सार्थक केले आहे अशा श्रेष्ठ पुरुषाबरोबर मैत्री करण्याची आम्ही इच्छा करतो पण या व्यतिरिक्त जे पुरुष आहेत ते केवळ नावाचे मानव असल्यामुळे त्यांना लांबकानाचे गरजब समजून आम्ही त्यांची उपेक्षाच करतो आता या ठिकाणी तुझ्या मनात असा प्रश्न निर्माण होईल की या जगात एवढे थोर योगी आणि उपासक असताना त्यांच्या पेक्षा तत्व असतो कि ज्यामुळे या प्रश्नाचे असे उत्तर देता येईल कि आपल्या ठिकाणच्या ज्ञानामुळे तत्व इतर सर्व योगी आणि उपासक यांच्या पेक्षा श्रेष्ठ श्रेणीच्या स्थितीप्रत पोहचलेला असतो कि मेरू पर्वता सभोवताच्या पर्वतातून संचार करणारे हक्ती या पर्वतापेक्षा पुढचा पर्वत मोठा असे मानून हिंडत असतात त्याप्रमाणे इतर योगी आणि उपासक याच्या पुढे ठरतात ज्याला आधी आणि अंत ह्या सीमा नाहीत अशा आत्मप्रकाशाचा ज्ञानचक्षू ज्याचा उघडला त्याला सूर्यादी इतर तेजस्वी वस्तूंचा काहीच उपयोग नसतो एवढेच नाही तर भर दुपारी लावलेल्या दिव्या प्रमाणे झालेल्या योगसिद्धी ज्यांना वश झाले आहेत ज्यांच्या अंगात लोकोत्तर शरीरभर वास करत आहेत तपशरेने वाचा सिद्धी आणि ऐश्वर तसेच आयुष्य या यामध्ये जे श्रेष्ठ आहेत त्यांच्यासारखे सामर्थ्य ज्याने प्राप्त करून घेतले आहे अशा सर्व योग निपुण पुरुषांपेक्षा तत्वविद्याची श्रेणी फारच वरची आहे जगातील सर्व उन्नत पदार्थापेक्षा तत्वज्ञ हा निसंशय श्रेष्ठ हो ज्याच्या दिव्य तेजामुळे सूर्य चंद्र अग्नि तारका इत्यादी तेजोगुण विशिष्ट पदार्थ भासमान होतात अशा जगदीश्वरा जर जगत को करता तत्व नरश्रेष्ठांच करता पृथ्वी अलंकार स्थिति उलट आते ज्यादा तत्वज्ञान नहीं अथ्वी विवरती कीटक गर्धक कि पक्षीपेक्षा ही तुच्छी मूर्ख आता जोपर्यंत एखादा प्राणी आत्मज्ञान संपन्न झाला नाही तोपर्यंत चेतनायुक्त हो असे तत्वेते म्हणतात ज्याला आत्मज्ञान झालेले नाही असा प्राणी भूतलावर हालचाल करत असला तरी त्याचे जीवित आणि त्याच्या क्रिया दुःख पर, पर्या होत असल्यामुळे तो शवर रूप समजावा आणि जो पुरुष आत्मज्ञ आहे तो सचेत आहे असे म्हणायला हरकत नाही ज्याप्रमाणे आकाशात एखादा मोठा मेघ उत्पन्न झाला म्हणजे त्यामुळे सूर्यबिंब झाकले जाऊन त्याच्या त्या प्रकाशाला प्रतिबंध होतो त्याप्रमाणे वासनांच्या योगाने चित्तपुष्ट झाले म्हणजे मनुष्याने आत्मज्ञान अंशतः संपादन केले असले तरी ते अस्तंग वृक्षातील रसाचे आकर्षण आणि मग त्याची पाणी सुकून जीरण होतात त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषांनी प्राप्त झालेल्या विषयांच्या भोगांचा तिरस्कार करावा आणि अप्राप्त भोगाविषयीच्या रसाचा म्हणजे वासनांचा त्याग करण्याचा अभ्यास करून मन कृष्ण क्षीण करू लागावे आत्मभाव ठेवणे आणि पुत्र दारा कुटुंब यांच्यावर ममत्व भावनेने आसक्त होणे ह्याच गोष्टी चित्ताला पुष्ट बनवायला कारणीभूत होतात अहंकाराचा विकास ममतारूपी मल आणि हे शरीर म्हणजेच आत्मा ही भावना यांच्यामुळे चित्त स्थूल बनत जाते जरामरणा संबंधीची विपरीत भावना आणि नानाविध रूपी सर्पाचा काती यांच्या योगाने चित्त दिवसेंदिवस पुष्ट होत जाते आधी विलास संसाराची रम्यता आणि चिरस्थायीता याच्या संबंधी असलेली मनाची निश्चितता आणि हे त्याज्य हे ग्राह्य हो, अशा भावनेने केले जाणारे प्रयत्न यांच्या योगाने चित्त बनत जाते स्नेह धनलोभ सुंदर स्त्रियांचे आणि रत्नांची प्राप्ती वगैरे आपातरमणी विषयांच्या योगानेही चित्त पुष्ट बनत जाते हा चित्तरूपी सर्प दुराशारूपी दुग्ध प्राशन करतो विषयोपभोग रूपी वायु भक्षण करतो आणि निरनिराळ्या विषया संबंधाने आस्था धारण करून त्यामध्ये संचार करत राहतो त्यामुळे उत्पत्ती आणि नाश हा ज्यांचा स्वभाव आहे अशा शरीरांचा आश्रय करून चित्त हे दहा मोर्छाधिका मध्येच पर्यावसन आणणाऱ्या विषासारख्या भयंकर विषय सेवनात दंग होऊन जाते आणि त्यामुळे ही दिवसेंदिवस पुष्ट बनत जाते यासाठी चे रामा जो चित्तरूपी विषवृक्षी गा खड्ड्यात पुष्कळ दिवस पर्यंत समूहरूपी मंजरी आणि कामोपभोग रुपी असंख्य विकसित पुष्पे उत्पन्न झाले आहेत तसेच जो जरामरण व्याधी रुपी अनेक फळांच्या भाराने वाकलेला आहे अशा पर्वतप्राय अद्भुत वृक्षाला तो विचार रूपे तीक्ष्ण करोत एकदम करू हत्ती शरीर रूपी घाणेडे आरण्यात राहत असतो याचे आगमन <coughs> आगमनुमान रूपी नेत्र अविवेक रूपे मदाने फिरून गेलेले असतात आणि हा हत्ती बहिरमुख संसार रूपी पर्वताच्या तटावर संचार करत असल्यामुळे ह्याला अंतर्मुखतेाताच्या योगाने हा चित्तरूपी हत्ती अतिशय उग्र दिसत असून सज्जनाने आचरणास योग्य अशा शम दम तिथीक्षादी साधन रूपी कमलवन अवलोकन करण्यासाठी तो अतिशय उत्सुक असतो परंतु त्या वनाचे रक्षण करायला शीतोष्ण होत असतो कामादी विकास हेच येथे मोठमोठे दात होत अशा तऱ्हेच्या या हत्तीला हे रागवा तो राजसिंह असल्यामुळे आपल्या बुद्धीरूपी पंजाच्या तीक्ष्ण नखाग्रांच्या सहाय्याने विधीर्ण कर हा चित्तरूपी कावळा स्त्री टपून याची दृष्टी सदैव स्वार्थावरच केंद्रित झालेली असल्यामुळे हा एकाक्ष आहे याच्या ठिकाणच्या तामस वृत्तीमुळे याचे शरीर कृष्णवर्णाचे झाले आहे हा चित्तरूपी काक शरीरूपी घरट्यात वास करतो याची क्रिया केव्हाही दुष्टच असते हा नेहमी कर्कशे गंधाकडे असते तेव्हा आई रामा आपल्या सर्व दोष नाही असे तुला खरोखरच वाटत असेल तर या दुष्ट आणि भारभूत अशा चित्तरूपे कावळ्याला आपल्या शरीर रूपे घरट्यातून हुसकाहून दूर पळवून लाव चित्त हे पिशाचे असे म्हटले तरी चालेल हे पिशाच अज्ञान रुपी विस्तीर्ण खळग्यामध्ये किंवा वडाच्या झाडावर विश्रांती घेत असून तृष्णारुपी पिशाची त्याची सेवा करत असते हे पिशाच लक्षाधी अचेतन देहरूपी अरण्यात अहोरात्र भटकत असते अशा प्रकारच्या या चित्तरूपी पिशाच्याला विवेक वैराग्य गुरुपदेश स्वतःचे प्रयत्न इत्यादी मंत्र तंत्र वापरून त्या योगे आपल्या चिदात्म रूपे घरातून बाहेर काढून त्याला पूर्णतया तू गाडून टाकणार नाहीस तो हे रामा, तुला, जीवन रूपी प्राप्त गोष्ट सर्प, रूत कमल रूपी, सावरी ढोली शुभाशु वृत्त मुख है शरीर हिच गलिच्छा मेघ है चिंता हेच विष है त्याने अनेक माणसांचे प्राण घेतले आणि अहोरात्र चाललेला प्राणवयू हेच त्याचे खाद्य असून तो नानास गरुड वय देवात्मकाशा महावाक्य रूपी अमोघ मंत्राने भारून टाक आणि मूल अज्ञानासहित त्याचा उच्छेद कर म्हणजे तुझी सर्व भीती नाहीशी होऊन निर्भय होशील चित्त हे एक मोठे गिधार असून त्याची आकृती अमंगल आहे ते नेहमी शरीरूपी शवेशामध्ये भ्रमण करत असते आणि विकार रूपी काकांदी पक्ष्यांच्या चंचू प्रहारामुळे बेजार झाले म्हणजे सुशुक्तीमध्ये असलेल्या देहरूपी स्मशान वृक्षाचा आश्रय करते विषय उपभोग रूपी आमिषाच्या नादाने ते मान वर करून स्वैर संचार करत रहते आणि मांसाच्या प्राप्तीसाठी ते नेहमी टपून बसलेले असते अशा या चित्तरूपी गृध्राला तू आपल्या देहवृक्षावरून उडवून लावशील तरच तू आपल्या दृष्टीने अजिंक्य झालास असे मी समजेन हे रामचंद्रा चित्त एक चंचल ते एका जन्म जन्म अशा प्रकारे संसारबद्धामध्ये गुरफटून गेलेल्या जनतेच्या कृतीचे विलंबन करते हे चित्तरुपी माकड देहरूपी वृक्षावर बसलेले आहे देहाचे हात हे त्या वृक्षाच्या शाखा हाताची चंचल बोटे ही त्या वृक्षाची पाने आणि नाकडो ही त्या वृक्षाची फुले होत अशा एक अकाली उत्पन्न झालेला मेघ असून बहिख वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या चिदाभासामुळे त्याच्यामध्ये विद्युलतेसारखे तेज चमकत असते अशा तऱ्हेचा हा मेघ वासन रुपी वावटळीच्या योगाने आंदोलन होतो आणि त्यामुळे तो परमार्थ सुखरूपी पक्वधान्याचा नाश करतो आणि सर्व प्रकारच्या अनर्थ रूपी पर्जन्याचा सतत वर्षाव करतो यासाठी सर्व संकल्पाचा त्याग रूपी जो उग्र मंत्र त्याचा उत्साहपूर्वक जप करून त्याच्या भावनेने या चित्त मेघाला हृदयाकाशातून जीवनमुक्ती रुपी नित्यसिद्ध श्रेष्ठ फलाचा लाभ करून घे हे रागवा चित्त ही फार मोठी दोरी तिने सृष्टीच्या आरंभापासून आज मी पर्यंत जे प्राणी उत्पन्न झाले त्या सर्वांना त्यांच्या पुण्यपाची शरीरे नाना योनी मधील यासाठी विषयांच्या संकल्प त्यागाचे शस्त्र वापरून हा चित्त पाश एकदम तोडून टाकून आणि सर्व शंकाच्या अतीत होऊन तू या जगात मुक्तपणाने विहार कर चित्त संकल्प रूपी भयंकर राजगर देहरूप गुहे मध्ये ब्राक्षातून थांबत नाही तर आपल्या विषमयुवनांतप्त करतो आणि आपण चतुर्वि भूतांना घेऊन टाकायला तो सदोरीत टपून बसलेला असतो यासाठी उत्कृष्ट वैराकी रूपी प्रचंड अग्नि प्रदीप्त करून या चित्त एकदम त्यामध्ये अजगरा त्यागून त्याप्रमाणे तू आपल्या अशुद्ध चित्ताला शुद्ध चित्ताच्या योगाने जिंकून टाक ज्याप्रमाणे एखादा वृक्ष हा त्यावरील माकडे निघून गेल्यानंतर शोभामानवा सौंदर्य पूर्ण होतो त्याप्रमाणे आपल्या वृत्तीतील चंचलत्व टाकून देऊ निरंतर स्वरूपाचा अभ्यास चालू ठेव म्हणजे तुला जीवनमुक्तीचे अनुपम सुख प्राप्त होईल सारांश राघवा देहाधिकार संबंधाच्या अहमत्व भावना टाकून दे आणि सर्व संशयाच्या अतीत होऊन आपल्या प्रत्येकात्मक स्वरूपाचे नेहमी अनुसंधान करत द्या हे सर्व दृश्य तृणाप्रमाणे तुच्छ आहे असे जाणून त्याचा मनाने त्याग कर अशा रीतीने ब्रम्हज्ञानाच्या सहाय्याने संसाराच्या पलीकडे जाऊन पोहोचल्यावर तू आपले प्रारब्ध प्राप्त व्यवहार हुशार करत राहा कारण आत्मस्वरूपामध्ये अखंड रममान होत असल्यामुळे ते व्यवहार तुला केव्हाही बंधनकारक होऊ शकणार नाही इति श्री वासिष्ठ महारामायने उपशम प्रकरणे सर्ग पन्नास एकावन्न श्री वासिष्ठ म्हणाले रामचंद्र चित्त चित्तवृत्ती ह्या अतिशय दुर्जा अंतरावर असणाऱ्या विषयावरही आसक्त होत असल्यामुळे अत्यंत दीर्घ वासना प्रचूरत्वामुळे अत्यंत सूक्ष्म तसेच समाधी सुखाचा विच्छेद करायला कारणीभूत होत असल्यामुळे अतिशय तीक्ष्णाने आत्मप्रतिबिंब ग्रहण करण्याची योग्यता असल्यामुळे अति स्वच्छ आणि वस्त्राच्या धारेप्रमाणे असतात यासाठी तू त्यांच्यावर बेसावधपणाने विसंबून राहू नकोस नीतीशास्त्रामध्ये प्रवीण असलेल्या रामा परमात्मा ज्ञान करून बुद्धी बुद्धीरूपी मंजरी तुझ्या ठिकाणी फार दिवसांनी उत्पन्न झाली तेव्हा विवेकामृताचे शिंजन करून तू तिला वृद्धिंगत कर राघवा जोपर्यंत तुझी ही शरीररूपी लता कालरुपी सूर्याच्या प्रखर तापामुळे कोमिझोन जाऊन जमिनीर पडली नाही तोपर्यंत गुरु शुश्रूषा श्रवण इत्यादी द्वारे तिचा उद्धार कर आणि आपल्या बुद्धीरूपी मंजिरीचे मयुराला जसा मोठा आनंद होतो त्याप्रमाणे जीवनमुक्तीचे अनिर्वचने सुख प्राप्त होईल या आख्यायिकेतील उद्धारक मुनीने देहा दृश्य भूतपंचकाचे आत्मनिष्ठ बुद्धीच्या साह्याने तू ही करुला श्रीराम म्हणाला भगवन उद्दालक मुनीने पंचभूता संबंधाने कसा कसा विचार केला आणि त्यांचा निराश कोणत्या क्रमाने केला हे कृपा करून मला सविस्तरपणे समजावून सांगा श्री वशिष्ठ रामा विचार वृत्तांत श्रवण करू जीर्ण गृहाच्या आग्नेय दिशेतील एका कोपऱ्यामध्ये अनेक पर्वतरूपी भांड्याने वेढलेल्या गंधमादन नामक पर्वतावर एक विस्तीर्ण भूमी होती त्या ठिकाणी ने निरनिराळ्या रंगांची फुले त्यातील सरखे पराग सर्वत्र पसरलेले होते चित्रविचित्र रंगांचे पक्षी जिकडे तिकडे घेरट्या घालत होते आणि नाना विझेलतामुळे ते स्थान अतिशय दिसत होते त्या पर्वताच्या तटावरून वन्य संचार करत असत आणि त्या तटावरून पुष्पकेसरांचा खच पडलेला असल्यामुळे त्या पर्वताला अलौकिक शोभा प्राप्त झाली होती त्या पर्वतावर काही ठिकाणी मूल्यवान रत्ने आढळून येत काही ठिकाणी निनिळा रंगांची कमले वारेमुळे हलत होती काही भागात धुके पसरले असून ते केशकलापाप्रमाणे दिसत होते तसेच काही ठिकाणी मोठमोठी सरोवरे असून ते जणू हरसेच आहेत की काय असा पाहणाऱ्याला भास होत असे त्या ठिकाणीच असलेल्या एका उंचवट्यावर सरळ नावाचा एक वृक्ष होता त्या महावृक्षाची छाया गर्द आणि सर्वत्र पसरली असून त्याच्या खाली फुलांचा चांगला अशा त्या वृक्षाखाली उद्धारक नावाचा एक मुनी तपश्चरे करता बसला होता तो बाल तपस्वी महाबुद्धिवान असून पौरुष प्रयत्नांच्या योगाने परमपदाची प्राप्ती करून घ्यावी असा दृढ निश्चयाने निश्या निश्या त्याने आरंभ केला होता त्याने मोठ्या संस्कार आणि त्याचे अंतकरण भरून गेले असल्यामुळे त्याने आपला तपस्येचा क्रम सशास्त्र नियमाने अव्याहत चालवला होता पुढे काही कालने त्याच्या तपश्चरेचा परिपाक झाला तेव्हा भूतरावर वसंत ऋतूचा उदय व्हा त्याप्रमाणे त्याच्या चित्तात विवेकाचा उदय झाला पुढे एके दिवशी एकांतात बसून चिंतन करत असता संस्ती उत्पन्न होऊन त्याच्या शुभ चित्ता मध्ये अनेक विध विचार घोळू लागले तो स्वतःशीच म्हणाला या जगाला अधिष्ठान असे कोणते तत्व आहे की ज्याच्यामध्ये विश्रांती प्राप्त झाली असता पुन्हा शोक करण्याचा प्रसंग येणार नाही आणि पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात भ्रमण करत राहण्याचे कारण होणार नाही माझ्या ठिकाणचे मनव्यापार अस्तंगत होऊन मी परमपावन अशा पदाच्या ठिकाणी मेरू पर्वताच्या शिखरावरील मेघाप्रमाणे केव्हा एकदा कायमची विश्रांती घेऊ लागेल माझ्या मनात समुद्रातील तरंगाप्रमाणे एकसारख्या उसळणाऱ्या भोगतृष्णा केव्हा एकदा शांत होतील परम पावन अशा ब्रम्हपदाच्या ठिकाणी विश्रांती घेऊ लागून प्रथम हे कार्य करीन आणि नंतर हे कार्य करीन अशा प्रकारच्या भ्रामक कल्पनाकडे पाहत मी आतल्यात आत केव्हा बरे हसू लागेल ज्याप्रमाणे कमलदलावर पाण्याचा बिंदू पडला तरी तो त्याला चिकटत नाही त्याप्रमाणे चित्तावर मिथ्या विकल्पलाचा येतकिंचित परिणाम होत नाही अशी स्पृहणी स्थिती मला केव्हा बरे प्राप्त होईल स्वरूपानुसंधान करण्यात आश्रय केल्यामुळे जिच्या पृष्ठभागावरूपी नदीच्या पहिलं तीरा प्रत मी केव्हा बरे जाऊन पोहचे क्रीडा करण्यात रंग झालेल्या मुलाकडे पाहणाऱ्या मनुष्याला हसू येते त्याप्रमाणे या जगातील भूतमात्रांची असन्मय बाह्य प्रवृत्ती पाहून मला केव्हा बरे हसू येईल उन्मान वायूचा लहरीत पाहिजे तिकडे धावणाऱ्या मनुष्याचे भ्रमण वायू उतरतात बंद पडावे त्याप्रमाणे जाऊन आंदोलन पावणारे माझे मन केव्हा चित्तामध्ये आत्मस्वरूपाचा उदय होऊन त्याच्या स्फुरणामुळे जगताच्या गतीकडे उपहासपूरक पाहत असता ब्रह्मांड हेच ज्याचे शरीर आहे अशा भगवंताप्रमाणे मी पूर्णात्म्यामध्ये केव्हा परिभ्रमाण होऊ लागेल परमात्म्याशी समरस होऊन त्याच्या ऐश्वर्याने युक्त होऊन आणि विषया संबंधाने निस्पृह बनून मंथन थांबताच शांत झालेल्या क्षीरसागराप्रमाणे मी केव्हा बरेच शांत स्थिती परत जाऊन पोहचे शेकडो अशा पाशाने युक्त असलेल्या ह्या दृश्य वैभवाकडे गाढ निद्रावस्थेतल्याप्रमाणे निश्चल दृष्टीने पाहत मी आपल्या अंतरात्म्याच्या निरुपाधिक स्थितीमध्ये केव्हा एकदाच अस्थिर होईल माझ्या मनातील सर्व तऱ्हेचे संकल्प निराश पावल्यामुळे या सबायाभ्यंतर विश्वाकडे मी चिन्मात्र भावनेने पाहू लागेल असे मला माझे चित्त सर्वस्वी शांत होऊन आणि जन्मांधतेप्रमाणे असलेले अनादि अज्ञान निर्मूल होऊन परमचित प्रत जाऊन पोहचल्यावर मला भगवत रूपाचे सर्वत्र दर्शन केव्हा होऊ हु लागेल वैराग्यानी योग अभ्यास करून, करून प्राप्ती हे ज्य ग्राह्य इत्यादी मिथ्या भावना सर्वस्वी त्याग कर स्वयंप्रकाश आत्मपदा के आनंदा स्थित हो आशारूपी घुबड़े स्वीर संचार करीत आणि जी मूर्खपणाच्या योगाने हृत कमला सोडते अशी अविद्या रूपी कृष्णात गुहे एकदा आणि माझे मन निर्विकल्प समाधी मध्ये पाषाणा प्रमाणे स्थिर केव्हा होईल ज्याच्या मधून अभिमान वृत्ती रूपी मदप्रवाह मद सतत वाहतो आहे असा माझा अहंकार रूपी उन्मत्त ह परमार्थ ज्ञानरूपी सिंह केव्हा के माझे चित्त संकल्प रहित होऊन पूर्णात्म्याचे ध्यान करण्यात घडून गेल्यामुळे मी मुकाट्याने स्तब्ध राहिले असताना अरण्यातील घुरणे का पक्षी माझ्या मस्तकावर गवताचे घरटे केव्हा करू लागते तसेच परमात्मा चिंतन करण्यात निमग्न झाल्यामुळे पर्वतावरील पाषाणाप्रमाणे अचल झालेल्या माझ्या वक्षस्थळावर वनातील पक्षी निशंकपणे केव्हा विश्रांती घेऊ लागतील सारूपी करंज वृक्षाच्या योगाने निबिड झालेल्या आणि ज्यातील जन्मरूपी वेलीच्या जाळ्या कामाधी मृगांच्या संचारामुळे जर्जर झालेल्या अशा त्या संसाररूपी नदीचा त्याग करून मी त्यातून केव्हा एकदा पार पडेल असे मला झाले अशा रीतीने चिंतन करण्यात त्यामुळे त्याने आपल्याकडून मनाला ध्यानामध्ये निमग्न करण्यासाठी शिकस्त करून पाहिले तरी त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे त्याला समाधी स्थितीतील दिव्यानंद प्राप्त होईना एखाद्या वेळी प्रत्याहाराने बाह्य विषयांचा त्याग करून त्याने आपले चित्त सत्वस्थितीमध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करू लागावे तोच चित्तात रजक होणे आणि तमोकुणी वृत्तीचा उदय होऊन ते समाधी स्थितीतून मागे फिरे किंवा देवाधिकारण उपभोगण्यास योग्य अशा सात्विक सुखात निमग्न होत्येकदा समाधी सुखाचा त्याग करून त्याचे मनोरूपी माकड विषयाच्या योगाने अंगाची लाही लाही होऊन मनुष्य मरून अन्य लोकात जातो त्याप्रमाणे विषयावर अचानक उडी मारी असे होत असे हे कमलवदना रामा कित्येक वेळी योगाभ्यास करत असताना त्याच्या हृदयात नुकत्याच उगवलेल्या सूर्याच्या तेजासारखे ते, ते दिसते न दिसते तो त्याचे चित्त पुन्हा विषयोन्मुख होईल कित्येक प्रसंगी ब्रह्मस्वरूप किंचित अभिव्यक्त झाल्यामुळे त्याचे मन अज्ञान अंधकाराचा अंशत हा निराश करी. परंतु तितक्या त्याचे मन विषय लपट बनून एखाद्या त्रस्त झालेल्या पक्षाप्रमाणे लगेच उड्डाण करून विषयावर जाऊन जों पडेल केव्हा केव्हा त्याचे मन बाह्य आणि आंतर विषयांचा त्याग करून अज्ञान अंधकार आणि आत्मज्योती यांच्या संधी मध्ये बराच राहते म्हणजे स्वरूपानुसंधान करता करता त्याला अखेर गाड निद्रा येईल सारा अशा तऱ्हेने तो ध्यानाचा नित्य अभ्यास करत असताना एखादा वृक्ष वायुने हलवला गेल्यामुळे कोसळून शेजारच्या पाण्यात पडावा त्याप्रमाणे त्याचे चित्र विक्षेपांच्या योगाने पर्याकुल होऊन आणि ध्यानापासून च्युत होऊन विषय वृत्ती रुपी दरीमध्ये कोसळून पडे आणि क्वचित ते ध्यानामध्ये स्थिर होते नव्हते तोच ते तृष्णारूपी तरंगाच्या आघातामुळे एकसारखे हेलका विकवू लागले याप्रमाणे आपले मन निरंतर व्यग्र होत आहे असे पाहून उद्दालक मुनीला अत्यंत खेद झाला आणि ज्याप्रमाणे हा प्रतिदिनी मेरू पर्वता भोवती त्याप्रमाणे तो मुनी त्या गंधमाधन पर्वतावर भ्रमिष्ठाप्रमाणे एकटाच भटकू लागला अशा प्रकारे इतर सहा भ्रमण करत असता एके दिवशी त्याला एक गुहा आढळली ती गुहा सर्व भूतांना आगम्य असल्यामुळे आणि तिच्या आंतर भागात कोणाही प्राण्याचा संचार झालेला नसल्यामुळे ती गुहा म्हणजे साक्षात मोक्षदशात आहे की काय असे त्याला वाटले त्या गुह्यामध्ये सिंहादी हिंस्त्र श्वापदे आणि पक्षी यांचा कधी प्रवेश झालेला नव्हता आणि त्या ठिकाणी वायूची सुद्धा गती चालत नव्हती ती परमाकाशाप्रमाणे शोभणारी गुहा देव आणि गंधर्व यांच्याही कधी दृष्टी पडली नव्हती त्या गुहेमध्ये कोवळे मऊ मौ, गोवत उल होते आणि सर्वत्र फुलांचा खच पडलेला होता त्यामुळे ती गुहा चंद्रकांत दारापाशी वृक्षांची शीतल छाया होती आणि आतील भागात रत्नदीपांचा प्रकाश होता म्हणून ते वनदेवीचे गुप्त असे अंतपुरुच आहे कि काय असे पाहणाऱ्याला वाटे त्या गुहेच्या बाहेरच्या बाजूला सूर्याचे किरण फक्त थंडी घालवण्यापूर्वी पसरलेले असून शरद ऋतूतील सूर्यप्रकाशाप्रमाणे त्यामुळे तेथे हो ते अतिशय आणि कडाक्याची थंडीही नव्हती ती गुहा पूर्वाभिमुख असून तिच्या आतील भूमी कोमल सूर्यकिरणाच्या योगाने कोरडी झालेली होती आणि तिच्या पश्चिम भागी असलेल्या गवाक्षामधून मंद आणि सुगंधित वायू वाहत असे त्या गुहेच्या दारावरून लोंबणाऱ्या वृक्षांच्या पुष्पमंजरी पाहून हातात पुष्पमाला धारण करून स्वयंवराला उद्युक्त झालेली ती राजकन्याचा काय, असे पाहणाऱ्याला वाटल्या शिवरात नसे सारव शेरामा जिचा आंतर्भाग कमलाच्या गाभ्याप्रमाणे आहे आणि जिच्यामध्ये फुलांचा थर पडलेला असल्यामुळे जी अत्यंत कोमल आणि रमणीय दिसत आहे तसेच जी, तसे जी उपशम स्थिती प्राप्त करून घेण्याला अनुरूप असून ब्रह्मदेवाला विश्रांती घेण्याला अगदी योग्य आहे अशा तरीची ती गुहा उद्दालकाच्या दृष्टीला पडली इतिश्री वासिष्ठ रामायणे उपशमप्रकरणे सर्ग एकावन्न सर्ग बावन श्री वसिष्ठ म्हणाले राघवा पुष्कामुळे भ्रमण करता करता एखाद्या भ्रमराला कमल दिसावे आणि त्याने त्यामध्ये प्रवेश करावा त्याप्रमाणे गंधमाधन पर्वतावर इतर स्तरा भ्रमंती करणाऱ्या उद्दालक मुनीला पूर्वी वर्णन केलेली गुहा आढळून येताच त्या तपस्वी उद्दालकाने गुहेमध्ये प्रवेश केला त्यावेळी आपला सृष्टीच्या उत्पत्तीचा व्यापार बंद करून तो भगवन नाभी कमलरूपी किंवा सत्य लोकातील अपराजिता नामक नगरीमध्ये विश्रांती घेण्यासाठी प्रवेश करणारा ब्रह्मदेव शोभू लागला त्याप्रमाणे समाधीचा अभ्यास करण्याविषयी उत्सुक झालेला तो मुने त्याप्रमाणे त्या मेघांचे समुदाय मेघांच्या अधिपतीने म्हणजेच इंद्राने निर्माण करावे त्याप्रमाणे त्या, त्या मुनीने गुहे बाहेरच्या वृक्षावरील ताजी पाने तोडून त्यांचे एक मृदु आसन तयार केले त्यात फुलांचे गुच्छ ठेवले त्याच्यावर एक सुंदर मृगाजन घातले त्यावेळी मेरू पर्वताच्या नील आकाश वाटून रमणी उदकाचा वर्षाव केल्यानंतर आकाशातील शुभ्रमय येतकिंचित गर्जना न करता मूकव्रत धारण करून एखाद्या पर्वताच्या शिखरावर जाऊन बसतो त्याप्रमाणे तो मुनी आपले अंतकरण शुद्ध करून आणि चित्तवृत्ती क्षीण करून त्या आसनावर जाऊन बसला त्या ठिकाणी उत्तरेकडे तोंड करून त्याने बुद्धाप्रमाणे म्हणजे कपिल महामुनीप्रमाणे दोन्ही पायांच्या टाचामध्ये कृषणासह उपस्थ दाबून धरून सिद्धासन घातले आणि ब्रह्मांजली करून निर्विकल्प समाधीचा अभ्यास करण्याचा दृढ निश्चय केला त्यावेळी विषयामध्ये इतस्त संचार करणाऱ्या आपल्या मनोरूपी मृगाला वासनापासून परावृत्त करून त्याने पुढील प्रमाणे चिंतन करायला आरंभ केला तो म्हणाला हे मूढ म्हणा तू विनाकारण कशाला कारण जे बुद्धिमान महात्म्या ते ज्यांचा परिणाम निसंशय दुःख पर्यावसाय होणार अशा क्रिया करायला कधीही प्रवृत्त होत नाही शमरूपी अमृताचा त्याग करून जो मनुष्य भोगांच्या पाठीमागे धावत सुटतो तो कल्पतरुणी भरलेले नंदन सोडून असलेले अमृता निर्वाणाची प्राप्ती केव्हाही होणार नाही हे पूर्णपणे लक्षात ठेव तुला, लक्षा तुला विषयांचे शेकडो उपभोग देऊन संतुष्ट संतु करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तू केव्हाही तृप्त म्हणून होत नाही त्यापासून सर्व तऱ्हेंशाचा त्याग करून शोभायमा या, शो या जगातील इष्टानिष्ट रुपी विचित्र विषय संकल्प तुझ्या तीव्र दुःखालाच कारणीभूत होतात सुखाला कधीही कारणीभूत होत नाही आकाशात मेघसंचार करून गर्जना करू लागतास पृथ्वीवरील एखादी विनाकारण आवाज करत इकडे तिकडे फिरू लागते त्याप्रमाणे शब्दाच्या नादी लागून का करतोस। अरे मनोरूपी क्षुद्र बेडका तू इतके दिवसपर्यंत त्रिभुवनामध्ये अंध बनून संचार केलास परंतु त्यापासून तुला काय प्राप्त झाले बरे ज्याच्यापासून विदेह कैवल्य सुख किंवा जीवनमुक्तीचे श्रेष्ठ सुख प्राप्त होते अशा समाधीच्या अभ्यासाकडे तुझी प्रवृत्ती का बरे होत नाही ज्याप्रमाणे गीताला भुलून त्याने पसरलेल्या जाळ्यामध्ये अडकून पडते त्याप्रमाणे आपली वृत्ती बहिरमुख करून आणि श्रोत्रेंद्रियाशी तादात्म्य पाहून तू विनाकारण आपला नाश करून घेऊ नकोस ज्याप्रमाणे एखादा रानटी हट्टी रानटी हत्ती, रानती हत्ती। पाळून शिकवलेल्या हत्तीच्या स्पर्श सुखाने मोहित होऊन तिच्या मागोमाग जाऊ लागतो आणि खळग्यात लो, पडून त्यांच्या हाती सापडतो त्याप्रमाणे तोगेंद्रियाचे सुख प्राप्त करून घेण्याच्या भरीस पडून तू आपल्यावर आपत्ती ओढून घेऊ नकोस अरे मला ज्याप्रमाणे एखादा मासागळाला लावलेल्या मासाच्या लोभात गुंतून आपली मान गळात अडकून घेतो त्याप्रमाणे दुष्ट अन्नाच्या लालसेने अंध बनून रसनेचे तो आपला नाश करून घेऊ नकोस हे मुढा एखादा पतंग दिव्याच्या चवतीवर लुप्त होऊन त्यावर एकदम झडप घालून स्वतःला जाळून घेतो त्याप्रमाणे जगातील सौंदर्यावर लुप्त होऊन नेत्रेंद्रियाच्या स्वाधीन होऊन तू स्वतःला भस्मसात करून घेऊ नकोस एखादा भ्रमर सुगंधाच्या नादाने कमलामध्ये प्रवेश करून आपल्याला बद्ध करून घेतो त्याप्रमाणे जगातील सुगंधी पदार्थांचा उपभोग घेण्यात गुंग होऊन घियामुळे तू आपल्या स्वतःला या शरीर रुपी कमलामध्ये बद्ध करून घेऊ नकोस सारांश शब्द स्पर्शादी विषय इतके अनर्थकारक आहेत की त्यांच्यापैकी एकेका विषयामध्ये आसक्त होणारे हरिण भ्रमण पतंग हत्ती मासा हे जीव जर आत्मघात करून घेतल्याशिवाय राहत नाही तर या पाचही विषयामध्ये रमवाण झालेल्या मनुष्यावर सर्वत्रच्या अनर्थ परंपरा कोसळतील आणि त्याला अधोगतीला नेतील यात काय नव ज्याप्रमाणे रेशमाचा किडा आपल्या लाळेच्या योगाने रेशमी कोष्ट तयार करतो आणि त्याच स्वतःला बद्ध करून घेऊन दुःख भोगतो त्याप्रमाणे हे चित्ता तू आपल्या बंधाकरताच वासना ज्या निर्माण केली आहेस आणि त्यापासून तुला दुःख मात्र भोगावे लागत आता यावर हा प्रमादापासून उत्पन्न झालेला बंध निवारण करण्याचा उपाय कोणता असे विचारशील तर असे सांगता की प्रथम कर्मोपासनाधिकांच्या योगाने में शुद्ध नंतर करून घेऊन आणि या भव निर्मूलन करून तो शांत स्थिती परत जाऊन शील तर या वासना वासनाजलातून तो कायमचा मुक्त होशील तसेच जन्म मरण बाल्य दारिद्र्य वगैरे दशा धारण करणारे आणि मरणोत्तर नरक देव योनी वगैरे दुःखप्रद गती भोगायला प्रवृत्ती जाणत असून तू त्याचा त्याग करणार नाहीस तर तू आपला व्यर्थनाश मात्र करून घेशील अथवा तुला हितोपदेश करण्याच्या भरत्या भानगडीत तरी मी काय म्हणून पडावे तुला बळजबरीने कै्यात आणून विचाराच्या सहाय्याने तुझा कायमचा क्षय करून टाकणे हेच अधिक योग्य आहे कारण विचार करणाऱ्या पुरुषाचे चित्त क्षीण होत असते मूलभूत अज्ञान आणि चित्त यांचा अन्वयाव्यतिरिक्त संबंध असल्यामुळे अज्ञान नाहीसे करत जाणे हाच वस्तुत चित्तक्षयाचा खरा उपाय आहे चित्तक्षया करता आणखी निराळा प्रयत्न करण्याचे मुळीच कारण नाही वर्षाकालीन मेघ आकाशात जितके जितके वाढू लागतात तितके तितके पृथ्वीवर धुकेही वाढू लागते तशाच प्रकारे दरजसे अज्ञान वृद्धिंगत होत जाते तस हो तसे चित्त पुष्ट होत जाते तसेच वर्षा काळातील मेघ जितके जितके नाहीसे होत जातात तितके तितके पृथ्वीवरील धोके नाहीसे होत जाते त्याप्रमाणे दरजसा अज्ञानाचा क्षय होत जातो तस तसे चित्तही क्षीण होत जाते सारांश आत्मविचारणेच्या योगाने दरजसे चित्त शुद्ध होत जाते तस तसा चित्तातील वासनाचा क्षय होत जाऊन शरद काळातील मेघाप्रमाणे ते क्रमाप्रमाणे सूक्ष्म म्हणजे क्षीण होत जाते असे माझे मत आहे अविवेकी उपदेश करण्यापासून काहीच लाभ होत नाही तसेच विवेकी पुरुषाचे चित्त मिथ्या असल्यामुळे किंवा ते क्षीण होऊ लागल्यामुळे त्याला उपदेश करणे हो म्हणजे आकाश पाणी किंवा वायू यांच्यावर आघात करण्यासारखेच व्यर्थ आहे यासाठी हे चित्ता तू आता क्षीण होऊ लागल्यामुळे तुझ्या मिरूपाचा असे ज्ञाने पुरुष म्हणतात हे असन्वय चित्ता मी निर्विकल्प आणि स्वयंप्रकाश असून माझी अहंकार वासना आता निमालेली असल्यामुळे अहंकार हे ज्याचे बीज आहे अशा तुझा आणि माझा वस्तुता मुळेच संबंध नाही अरे मोढा हा देह म्हणजेच मी या कुदृष्टीचा तू आजवर अवलंब केला होता अपराधाबद्दल तुझा त्याग करणे हेच योग्य दूरदृष्टी दुर जरी मिठाच उत्पन्न झालेली असली तरी ती संशयरूपी विषाणे युक्त असल्यामुळे महामारीप्रमाणे मुढांचा घात करण्यालाच कारणीभूत होते यासाठी तुझा त्याग करणे आवश्यक आणि योग्य आहे तुझे असनमय असन्मयत्व जाणणे म्हणजे त्याग करणे आता तुझे स्वरूप असं कसे आहे ते सांगतो आत्मतः आणि मनाचे स्वरूप अत्यंत संकुचित असल्यामुळे एखाद्या बेडफळामध्ये हत्तीच्या जोडप्याने राहणे संभवत नाही त्याप्रमाणे या देहाच्या परिच्छिन्न मनस्थितीमध्ये आत्मभाव वास करून असणे मुळी संभवत नाही भावचित्ता एखाद्या खळग्याप्रमाणे अतिशय खोल असलेल्या कामक्रोधरूपी सर्प विंचू पिशाच वगैरे अस्तित्वामुळे दुःख देणाऱ्या अशा दुर्वासनेचा तू आश्रय केला आहेस ही केवढी शोचनीय गोष्ट आहे परंतु काही झाले तरी मी या चांदाच्या मागे धावणार नाही आणि तुझा त्याग केल्याशिवाय राहणार नाही एखाद्या अविचारी पोरावर भ्रांतीचा अंमल बसतो आणि ते मोहवश बनते परंतु मी विचार संपन्न झालेले असल्यामुळे मी देह या अहंकाराच्या योगाने कल्पलेल्या पगडा माझ्यावर केव्हाही बसणार नाही हे पक्की लक्षात ठेव आता पायाच्या अंठ्यापासून तो मस्तकापर्यंत सर्व शरीराचे राई एवढे तुकडे करून त्यात अहम म्हणून कोणी आहे की काय असे पाहू तो मुळीस सापडत नाही तर मग तू आहेस तरी कोण असे विचारशील तर याचे उत्तर हेच आहे की मी दीकालाधिकाणी अपरिच्छिन्न असलेला आणि सर्व जगत्रयाला व्यापून राहिलेला असा एकमय अद्वितीय असंविध रूप आत्मा आहे कालाधी परिच्छेदपणा मला पर मर्यादित करू शकत नाही तसेच एकता अन्यता महत्ता अणुता इत्यादी कल्पना माझ्या आत्मस्वरूपामध्ये वस्तुत मुळीच संभवत नाही अशा तऱ्हेने मी, मी तुला साक्षी रुपाने जाणतो आणि ज्या अर्थी तू दुःख देण्याच कारभूत होतोस, मी आता त्या अर्थी विवेकजन्युझा करतो देहाकडे रक्त प्राणवायू इत्यादी का वाचून अन्य काहीच दिसत नाही मग हा अहंकार आहे तरी कोठे स्पंद ही प्राणाची शक्ती आहे ज्ञान ही महा शक्ती आहे आणि जरामरण हे शरीराचे धर्म आहे महा अहम आहे तरी कोण सारांश मांस रक्त अस्थि ज्ञानशक्ती आणि प्राण शक्ती हे सर्व पदार्थ अहम पदार्थ व्यतिरिक्त आहेत तर महा अहम आला कोठ शरीराकडे पाहू लागावेतो त्यात नाग डोळे जीव त्वचा कान हे अवयव दिसतात परंतु त्यामध्ये अहम म्हणून एखादा अवयव आहे असे काही आढळून नाही परमार्थ दृष्टीने पाहिले तर मन किंवा चित्त म्हणजे अहम नव्हे आणि आत्मा हा तर शुद्ध चित स्वरूप असल्यामुळे त्याला अहंकाराचा स्पर्श होणे केव्हाही शक्य नाही आता अध्यारोप दृष्टीने विचार करू लागले असता जे जे इंद्रिय गोचर असल्याचे आढळते ते ते सर्वज तो अहम आहे तसेच अपवाद दृष्टीने विचार केला असता खऱ्या अहमचा कोठेच ठिकाणा लागत नाही खरी सन्मय दृष्टी हीच असून प्रत्येक देहामध्ये परिच्छिन्न रूपाने असणारा जो अहम त्याला वस्तुत अस्तित्वच नाही परंतु अरण्यात सापडलेल्या हरिण बालकाला एखाद्याने घाबरवून सोडावे त्याप्रमाणे मला आजपर्यंत अहंकाराने फसवून अतिशय छळले होते या अज्ञानरूपी चोराने माझ्या पारमार्थिक स्वरूपाच्या धनाचा इतके दिवस अपहार केला होता आणि माझे महत्ग्य म्हणूनच या चोराचे स्वरूप मी आता बरोबर ओळखले असून मी त्याच्या तावडे कधी सापडणार नाही त्याची संगती आतापर्यंत झाली तेवढी पुरी झाली ज्याप्रमाणे एखाद्या मेघाने पर्वताचा आश्रय केला असला तरी पर्वताचे आणि मेघाचे स्वरूपही अगदी भिन्न असल्यामुळे त्यांचा संबंध वास्तविकरित्या संभवत नाही त्याप्रमाणे अहंकाराचे आणि माझे स्वरूप परस्पर विरोधी असल्यामुळे अहंकाराचा आणि माझा संबंध केव्हाच संभवत नाही कारण माझे स्वरूप दुःखरहित आहे आणि अहंकार हा तर दुःखरूपच आहे अशा स्थितीत अहंकारात आणि माझा संबंध होणार कसा आता या ठिकाणी कोणी असे म्हणेल की तुझ्या ठिकाणी जर अहंकाराचा अभाव आहे तर तू बोलणे वगैरे क्रिया कशा करतो तर यावर हेच उत्तर की मी एखाद्या नटाप्रमाणे व्यवहारापुरता तात्कालिक अहंकार धारण करतो आणि अशा रीतीने बोलणे चालणे पाहणे वगैरे क्रिया करतो परंतु मी निरंतर आपल्या आत्मस्वरूपाचे अवलोकन करत असल्यामुळे माझ्या त्या स्वरूपामध्ये अहंकाराला अवकाश नाही चुराधी म्हणजे दुसऱ्या गोष्टी गुंजावत त्यामुळे माझ्या वास्तविक स्वरूपाची हानी होणे शक्य नाही शिव शिव शिव हा अहम कोण याची कल्पना कोण्याने कशी केली कोण जाणे हा अहम रूपी वेता ताडापेक्षाही उंच धिप्पाड आणि भयंकर असून जगद तो जगदरूपी बालकाला भीती दाखवतो ज्याप्रमाणे एखाद्या दिसणाऱ्या पर्वतावर विनाकारण हिंडावे त्याप्रमाणे मी इतके दिवस या अहंकार रूपी खड्ड्यामध्ये व्यर्थ लोळत पडलो होतो जर नेत्र हा आपल्या रूपविहाचे ग्रहण करत करताना मी प्रत्यक्ष पाहतो तर हा अहम नावाचा दुःखदायक चोर मध्येच आला कुठून स्पर्शेंद्र आपला विषय ग्रहण करत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहतो तर हा अहम मध्येच उत्पन्न होऊन मीच त्या विषयाचा किंवा रसाचा भोगता आहे असा भ्रम काळ उत्पन्न व्हावा श्रवणोन्मुख झालेले कान आपला शब्द विषय ग्रहण कर अहंकार उत्पन्न होने अभिमान धारण कर लाल सुवास घ अहम नमक स्वार्थी चोरास मैं कित्ती आश्चर्यकार अशा तेने सर्व इंद्रिया बात लुड़बू करना हा चोर या चोराचा कितीही शोध केला तरी त्याचा पत्ता लागत नाही कारण उघडत आहे की ही अहंकाराची कल्पना मृग जळाप्रमाणे आणि तिच्यामुळे मी देह हो, ही जी भावना उत्पन्न होते यासाठी हे देह अहंभाव रूपी वासना अजिबात टाकून दिली पाहिजे आता या ठिकाणी कदाचित कुणी अशी शंका घेईल कि वासने ता सर्वस्वी त्याग केला तर बाह्य प्रवृत्तीचा अभाव होऊन मनुष्याचे जीवितच अशक्य होईल अर्थात नाही हेही खरेच कारण हे शरीर चिंद्रियांच्या द्वारे जीवनाला आवश्यक असलेली सर्व कर्मे वाचून आणि ज्या क्रिया वासना रहित बुद्धीने केल्या जातात त्यांच्यापासून सुखदुखादी भयंकर दशा केव्हाही भोगाव्या लागत नाही यासाठी हे चित्ता मूर्ख इंद्रिये आणि वासना यांचा सर्वस्वी त्याग करून स्वभाव प्राप्त होणारी कर्मे तू करत जा म्हणजे तुला केव्हाही दुःख भोगायला हो लागणार नाही अरे मूर्खा ज्याप्रमाणे लहान मुले मातीचे खेळणी करून ती स्वतःच मोडून टाकतात आणि नंतर ती मोडले म्हणून त्याकरता विनाकारण शो करत बसतात त्याप्रमाणे तू ज्या वासना अज्ञानाने धारण केल्या आहेस त्या अखेर विषयांच्या प्राप्तीने आणि लयाने तुझ्या दुःखालाच कारणीभूत होती हे निष्पा ज्याप्रमाणे तरंगादी देखावे उन भिन्न नसतात त्याप्रमाणे वासनादी अखिल दृष्टी वस्तुत आत्म्याहून वेगळ्या नाहीत असे ज्ञानी पाहतो परंतु अन्य मनुष्याची दृष्टी याच्या उलट असते इंद्रियरूपी बालकानु ज्याप्रमाणे रेशमाचे किडे स्वतःपासून उत्पन्न झालेल्या तंतूच्या योगाने आपल्याला स्वतःलाच बद्ध करून घेतात त्याप्रमाणे तृष्णेच्या योगाने तुम्ही आपला विनाकारण घात करून घेत आहात तसेच एखाद्या पर्वताच्या शिखरावरून जाणाऱ्या वाटस खालच्या तुटलेल्या गेल्यामुळे त्याला घेरी येऊन तो खोल त्याला वश झाल्यामुळे तुम्ही जरा मरणाधिकाने युक्त असलेल्या संसार मध्ये तो ओळखत पडता ज्याप्रमाणे मोत्यांच्या भोकातून ओहलेला तंतू त्यांना बद्ध करून टाकतो त्याप्रमाणे तुम्हाला वासने बद्ध करून टाकले आता वास्तविक पाहू गेले तर वासना ही कल्पनेच्या योगाने उत्पन्न झालेली केवळ भ्रांती असून संकल्प त्याग रुपी कात्रीच्या योगाने तिला कापून टाकता येते ज्याप्रमाणे वायूची झुळूक ही प्रकाशमान होणाऱ्या दीपाच्या नाशाला कारणीभूत होते त्याप्रमाणे इंद्रियानो ही वासना तुमच्या मोहाला आणि नाशाला कारण झालीय यासाठी हे चित्ता तू सर्व इंद्रियांचा कोश सर्व इंद्रिया करून स्वरूपाला जाणून त्याचा त्याग कर आणि निरंतर स्थिर हो सारांश हे चित्ता अनंत विषयरूपी विशुचिका महा किंवा महामारी आणि अहंकार रूपी वासना यांचा त्याग कर मनाला जे जे इष्ट वाटत असते ते ते परिणामी अनर्थकारक असते हे लक्षात ठेवून तू इष्ट विषयांच्या रूपी युक्तीचा अवलंब कर अज्ञान निराश कर आणि मरणादि सर्व प्रकारच्या भयांच्या पलीकडील पूर्णंद स्वरूपी भगवत सिते जाऊन पोहोच इति श्री वाशिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्ग बावन्न